साधण्याप्रमाणे काय प्रवास झाला असेल तसा करत करत मोरगावला येऊन पोहोचले असतील इथे आले असतील तर अतिशय आम्ही चाळीस वर्षापूर्वी येत होतो तेव्हा हे गाव अत्यंत शांत होत कुठलीही गाडी येत नसेल काही ट्रीप नाही काही बांधगण नाही गंगा नेहमी झुळझुळ वाहत आहे मजेदार पाणी आहे करायला आता सगळा सगळा आनंद आम्ही ज्या घरी उतरलो आहे तिथे करा आपल्या इथं आपल्या लेकरांच्या नावा आपल्या देवाला शोभतील असे ठेवण्याची पद्धत आहे आमच्या इथं आज कराबाईला स्थानाला पाणी नाही ती छोकरी आईला सांगते मला आज आंघोळीला पाणी नाही करेला करे पाणी नाही अशी अवस्था आज या मोरगावची झाली आहे ही आत्ताची परिस्थिती आहे त्यावेळेला अत्यंत शांतता होती सगळी सुभत्ता होती देऊळ मोकळ होतो कोणी देवळात येत नसल्यामुळं कोणी कुणाला म्हणत नसे उठा कारण आता गर्दी झाल्यामुळं लोक एकमेकांना हाकालतात कोणीच नसल्यामुळं कोण कुणाला हा काल तो आणि असे भक्त कुठून येतात म्हणून तो एका जागी बसलेला त्याला केवढा आनंद झाला असेल हे जोडप पाहिलं असेल असे त्या दिवशी त्या जोडप्याने यथाविधी या ठिकाणी संकल्पपूर्वक प्रभूचं आराधन केले जेव्हा उदयाला येतात दैव तेव्हा मग फार वेळ लागत नाही फार लवकर कार्यसिद्धी झाली आशा पूरक आहे परमात्मा परंतु जेव्हा पहिले झटके दिले तेव्हा आशापूरक तो काय आणि मग तो आशापूरक असल्यावर आशा पूर्ण होण्याला वेळ किती आहे नावच काही काही देवांचे मोठे गोड आहेत त्यामध्ये गणेशाचं नाव आहे क्षिप्राचं नाव आहे आशुतोष लवकर प्रसन्न होणारा किती पाच दहा हजार वर्ष तप केलं कि प्रसन इथं एक स्वानंद स्तोत्र वाचणं मुश्कील पाच दहा वर्षाची गोष्ट कुठली आणि पोथ ही खाले ठेवायचे आठ देवळाकडे पातात, अध्याप कसा नाही पावत पुंज्य केलं केलं काय कशा करता पावायचा परंतु अपेक्षा ही आहे की मी जे काही थोडं करेल ते त्यानं खूप समजलं पाहिजे आणि मला लवकरात लवकर फळ दिलं पाहिजे असं काही घडत नाही काही काळ गेला आणि परमात्मा गणेश प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर रात्री दर्शन झालं तिथे तर एक विशिष्ट चमत्कार घडला दोघच नवरा बायको देवळात आहेत त्या मोरेश्वराच्या सोंडेून एक विशिष्ट प्रकारचा ते जो गोल दिला तो त्या मूर्तीला परिभ्रमण करून त्या नवऱ्याच्या पाहता पाहता समोर त्या बाईच्या मुखात प्रवेश करता झाला हे मजेदार दृश्य जेव्हा केव्हा त्या भाग्यशाली दोघांनी पाहिलं असेल तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसे। ती बाई चकित होऊन आपल्या नवऱ्याकडे पाहता मलाच भास झाला की यांना दिसलं म्हणून त्यांना विचारलं तुम्ही काही बघितलं म्हणजे काय आता याच्या पेक्षा काही बघायचं उरलंच नाही परमात्माच्या मुखातून ते जे निघालं सोंड आणि ते त्याच्या मूर्तीला परिभ्रमण करत तुझ्या मुखामध्ये जाताना मी प्रत्यक्ष पाहिलं आता आपली इच्छा पूर्ण झाली ज्या उद्देशाने आपण इथे आलो तो उद्देश आज सफल झाला रात्री मयुरानाथ रा त्यांना दर्शन देतात आणि सांगतात बाबांनो आत्ताचा काळ असा विचित्र कि सामान्य माणसाला याकरता माझा सगळ्यात मोठा भक्त स्वतः मीच मनुष्य वेश धारण केला आहे असं समजा मी माझा मुदगल तुमच्या पोटी जन्माला येण्याचा प्रयत्न करी आणि आमचे भक्तराज महर्षी मुदगल माझा प्राण असतो मी असतो स्वतः मी तुमच्या पोटी अवतार धारण करी पण एक मेहरबानी करा तो पोरगा तुम्ही आम्हाला द्या सर्व धन्य नशी म्हणजे काय आमचा काय फायदा आम्ही तप कशाला केलं आम्हाला संतती नाही आमचा वंश चालावा म्हणून आम्ही तप केला आणि भगवान म्हणतो पोरगा तर होईल पण तो, तो आम्हाला द्या मग आमच्या तपाचा उपयोग त्यावेळेलासले ते सांगतात अरे किन दुर्लभ हे विघ्न अरे प्रसन्न ज्याच्यावर आम्ही प्रसन्न होतो त्याला दुर्लभ काय आमच्या कृपेने तुम्हाला दुसरा मुलगा हो। तो तुमची कोणत्याही प्रकारची पुढे कमतरता पडणार नाही आणि हा मुलगा आमच्या ज्ञानाचा प्रचार जगामध्ये करीन गणेश उपासना जगामध्ये प्रचाराला आणी याकरता हा मुलगा आम्हाला पाहिजे भगवान गणेशाच्या इच्छेप्रमाणे हो म्हणावच लागलो भगवत इच्छाच तशी दानगी असते अनुष्ठान समाप्त केलो यथा यथाविधी अनुष्ठान समाप्त करून दोघ पुन्हा शिखराकडे पाहता हृदय फडफडे नेत्रद्वारे कोसळे रडे या भक्ते पालाच वर्णन योगींद्र विजयामध्ये आलेलं आहे या देवळाकडे पाहत जितपर्यंत कळस दिसतो तितपर्यंत एकदा मोठ्या आनंदाने पाहतात बार बार इथलं सगळं मनामध्ये आणतात आपण गंगेवर किती वेळ जात होतो किती वेळ गणेश कुंडात स्नान केलं किती अनुष्ठान केलं कशी पूजा केली दुर्वा किती व्हायला शमी किती व्हाय मंदार किती व्हायला याचा या ठिकाणी चर्चा करायची असते तिने कोणती साडी नेसली हिनं काय खाल्लं याची चर्चा मोरगावला करायची नाही याच्याकरता पुष्कळ मोठा हिंदुस्थान पडलाय हे मोरगावला चर्चा करण्याचे स्थान नाही परंतु इथं तेच अहो आम्ही सगळे नित्य केली काय काय उपकार केले का त्याच्यावर नाही म्हणजे बाकीच्या काहीच केलं नाही न सर केलं तुला काय करायचंय तो लग्न भैरव आहे समर्थ तो पाहिजे काय करायचंय काय शिक्षा द्यायची तू त्या पंचायतीत कशाला पडतो तू आपल्या पुरत कर काय करायचं ते आणि तुझ्या पुरतं तू, तू दुरुस्त राहा म्हणजे सगळं क्षेत्र आपोआप दुरुस्त राहत पण याला दुसऱ्यांनी दुरुस्त व्हावं आणि आपण मात्र तसंच राहाव काय नेमणे हा न वाचता स्नान करतो तू नाही दहा वाजता मग तुला काय अधिकार आहे त्याला नववासता करतो म्हणायचा म्हणून तू आधी दुरुस्त हो दुसऱ्याच्या भानगडीत पडू नको आणि बाकीच कुणाचा काय शिक्षा करायची काय द्यायचं ते सगळं नग्न भैरपाई तुला कुणी अधिकार दिला या क्षेत्रावर आपली नजर ठेवण्याचा अशा तंत्रामध्ये या क्षेत्राचं वर्णन करता करता ते दोघही आपल्या घरी येऊन पोहोचले कालांतराने ती देवी गर्भवती राहिली विशिष्ट प्रकारचा तो गर्भ वाढत गेला आनंदाला पराभार राहिला नाही अति मोठे माणसांचे जन्म जेव्हा होतात तेव्हा त्या आईला अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे स्वप्न पडतात उत्तम उत्तम प्रकारचे साक्षात्कार होतात चांगले चांगल्या प्रकारचे भास होतात तो गर्भ सहम सहम करत असतो ते ऐकू येतो अशा कितीतरी भाग्यशाली आई आपल्या या देशामध्ये झाल्या रामकृष्ण परमहंसाची आई तिला ऐकू येत होतो की आपलं पोरग सोम सोम करतो विवेकानंदाची आई तिला ऐकू येतो तो आपल्या गर्भातून सोम सोम आवाज येतो हे मोठ्या माणसाच्या गर्भाचं सांगितलं तुम्ही त्या बारगडीत पडण्याच्या कटकटीत पडू नका आवाज तर तुमच्याही गर्भातून येतोच आवाज आल्याशिवाय तो हल्ल्याशिवाय तो गर्भव्यवस्थित आहे असं समजलं जातच नाही त्याच्यामुळं आवाज येतच असेल परंतु सोहम नाही येत तसा येण्याची आता फार गरज आहे परंतु नाहीये त्याला काय करता प्रार्थना करा कोणाच्या तरी पोटी तसं लेकरू होईलच आणि ते बाईसंकल्प करावेत जेव्हा केव्हा प्रभूची इच्छा असेल असाही कोणी गोजीरबाणा मुलगा जन्माला येईलच परंतु तिला त्याच्या पूर्वी पुष्कळशे चांगले अनुभव येतात पुष्कळशे चांगले स्वप्न पडतात ऐकून ठेवा नाही पडले तर नाही पडले जर कमळाच्या पानावर खीर करता मिळाली तर समजा की जगत जैतापोरगा तिच्या पोटी जन्माला येतो पांढऱ्या हत्तीवर बसण्याचं जर स्वप्न पडलं तर तिच्या पोटी सम्राट जन्माला येतो जर उत्कृष्ट प्रकारच्या ग्रंथांचं वाचन करते आहे असं स्वप्न पडलो तर कोणीतरी महात्मा कोटी येतो काव्य करावं वाटतं तेव्हा कोणीतरी कवी जन्माला येतो लावण्या कराव्या वाटतात तेव्हा शाहीर जन्माला येतो मरामारी कराव्या वाटत तेव्हा कोणीतरी गुंड जन्माला येतो आणि चोऱ्या कराव्या वाटतात तेव्हा कोणीतरी चोर जन्माला येतो अशी सगळी लक्षणं काय होणार आहे मृगा कसा याचे आईला आधी सूचना मिळतात आणि त्या सूचनेप्रमाणे आपल्या गर्भावरतीने संस्कार करायचे असतात काही बदलून ठेवायचे असतात काही वाढवायचे असतात म्हणून गर्भवतीनं काय खावं कसं राहावं काय वाचावं काय पाहावं याचे खूप विचार झालेले आहेत त्याचा परिणाम पुढे गर्भावर होतो प्रल्हाद कोणा शाळेत गेले नव्हते ज्ञानेश्वर महाराज कोणा शाळेत गेले नव्हते हे सगळे जे विश्वविख्यात लोक झाले यांचे आई वडील हे गर्भात असताना काहीतरी चांगलं करत होते आणि त्याचा परिणाम झाला प्रल्हादाला त्याचे गुरुमंडळी विचारतात त्याचे मित्र विचारतात की अरे विचित्र ज्ञान तुझ्यात आलं कुठून स्वयंसिद्धच आहे मी गर्भात असताना माझी आई आपल्या माहेरला गेली ती फार मोठ्या माणसाची पोरगी होती दैत्यराज प्रल्हादाची ती मुलगी एका मोठ्या माणसाची ती मुलगी आणि तिच्या पोटी हे प्रल्हाद महाराज जन्माला आले ज्या वेळेला ती बाई आपल्या माहेरला गेली तेव्हा यद्रिच शेनी महात्मा शुकाचार्य त्यांच्याकडे आले आणि त्या शुकाचार्यानी त्या मुलीच्या वडिलांनी तत्वज्ञान विचारल्यामुळं तिच्या आई वडिला तत्वज्ञान सांगितलं तिथे गर्भवती मुलगी ऐकत बसलेली त्या तत्वज्ञानाचा उपयोग त्या गर्भाला झाला आणि तिथून पुढे तो विश्वविख्यात असा महाभगवत भक्त जन्माला काई काई या बाईला असे निरनाळे भास होऊ लागले निरनाळ्या प्रकारचे दिव्य दक्षन होऊ लागले आनंदाला पराभार राहिला नाही नऊ मास नऊ दिवस पूर्ण भरले श्रावण शुद्ध पंचमीचा एक गोजर्वाना दिवस निर्माण झाला सखे चौदाशे नव्याण्णव ईश्वर नाम संवत्सा श्रावण शुक्ल पंचमी मंगळवारला सूर्योदयाला ती बाई प्रसूत झाली आणि तिला एक गोजर्वाना मुलगा झाला गणेशाच्या कृपेनी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव गणेश असं ठेवण्यात आलं पुढे मोठे योगी झाले म्हणून गणेश योगी त्यांना नाव मिळालं पुढे ते योग्यांचे आचार्य झाले म्हणून गणेश योगींद्राचार्य अशी पुढे त्यांना संज्ञा प्राप्त झाली ज्या वेळेला या मुलाचा जन्म झाला त्यावेळेला त्या आंबी त्या गावामध्ये दे। देवतांनी उत्सव केले असं भरणार नाही अशा, अशा वेळेला सामान्य माणसाला हे उत्सव दिसतात असं नाही काही असामान्य जन्माचे उत्सव सामान्यही माणसाला दिसतात परंतु सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण अशा एका विशिष्ट व्यक्तीचा जन्म झाला तर एक विशेष प्रकारचा आनंद होतो काहीतरी आज गावामध्ये विशेष घडलं असं वाटवू लागत मन दिवस भर आनंदी राहतो दुष्टांना दिवस भर बेचायनी राहते आज काहीतरी विचित्रच झालंय आणि आपल्या मताला धक्का बसण्यासारखा कोणीतरी मतप्रवाह जन्माला आलाय असधारण लोकांना वाटत असत अशा काही घटना त्या काळामध्ये घडल्या हळूहळू गणेश मोठे होऊ लागले योग्य वेळेवर त्यांचं उपनयन झालं आणि उपनयनानंतर काशी क्षेत्रामध्ये गुरुजीच्या घरी अभ्यास झाला फार लवकर अभ्यास झाला आणि त्या गुरुनी सांगितलं बाबा रे आमच्या जवळचं ज्ञान संपलं यानं मोठा चमत्कार वाटला हे पुष्कळशा पोथ्या त्या राज्यात उघडलेही नाहीत आणि गुरु म्हणतात माझ्याजवळचं ज्ञान झालं हे खाली जे ठेवलेले पुस्तक पोथ्या आहेत तेवढ्याच शिकवल्या त्या वर या ते सगळ्या वळीवर ठेवलेल्या पोथ्या अद्याप सोडल्यासुद्धा नाहीत म्हणून विचारलं महाराज यापैकी तर एकही पोथी अद्याप आपण सोडली नाही मग आपलं ज्ञान झालं असं कसं म्हणता येईल हे काहीतरी तर याचा अभ्यास आपण केला असेल हा बाळा याचा अभ्यास केला परंतु हे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवण्याची पुस्तकं नाहीत मग तर म्हणजे त्याला संन्यास घ्यावा लागतो हे सगळे आरण्यक आहेत सगळे उपनिषद आहेत त्याला आधी संन्यास घेतला पाहिजे तेव्हाच ते समजतं तोपर्यंत ते कळत नाही इथे आता आपण नववा खंड सांगण्याच्या वेळा तत्वामाशी महिनाभर जरी सांगितलं तत्वामाशी आणि सगळ्यांना पाठ जरी झालं आणि त्यांनी जरी तोंडाने म्हटलं आम ब्रह्मा तरी दोघांनाही कळलं काय हे तत्वमसी नुसते शब्द उच्चारून होत नाही तो स्तू तत्वमसी म्हणजे तो स्तू तोस्तू म्हणजे जे काही विश्वचालक भगवत तत्व आहे तेच भगवत तत्व तू आहे असं त्या गुरुला त्या शिष्याला सांगायचं आहे शिष्याला कळल्यावर तो म्हणतो अम ब्रह्मा मीच ब्रह्म आहे असे तर अनेक शब्द त्या योग गीतेत पुढे येणार आहे परंतु हे नुसते शब्दच झाले याची अनुभूती याची अनुभूती तसा अभ्यास किंवा तसा तप केल्याशिवाय मिळत नाही नुसती साखर साखर दिवसभर जप केला पोट भरत नाही पेढा पेढा मको पेढा केशर घातलेला पेढा फारा प्रति पेढा असं समजा दिवसभर जप केला म्हणजे का भूक थांबते का याला विचारलं काय मजा आहे तुम्ही मोठ्या मोठ्या पकवानचे नाव घेता हो दिवसभर पेड्याचा काही पराभार राहिला नाही आता तुमचं पोट भरलं असेल पोट कशाचं भरतं मी त्याच्यातला कण भर सुद्धा खाल्ला नाही नुसतं वर्णनच केलं त्याच तसं मी पोट भरत नाही ते प्रत्यक्ष खावं लागतं या तंत्राप्रमाणे तत्वज्ञान मुरवावं लागतं अंगामध्ये त्याची तपश्चर्या करावी लागते नुसतं तत्वज्ञान ऐकल्याने कळत नसत आणि मी आता खूप चांगला विषय ऐकला इतकं समाधान फार झा मिळेल कदाचित परंतु बाकीच्या वाटेल नाही हो एक जमलं नाही गुदगुल्या झाल्या नाही कारण याला लावण्या ऐकून गुदगुल्या होण्याची सवय याला आम ब्रह्मा म्हणल्या गुदगुली कशी होणार ते तत्वज्ञानच याच्या कधी अंगात मोरलं नाही याला काय कळणार ते म्हणून ते गुरु महाराज म्हणतात बाल या सगळ्या पोथ्या जर आत्मसात करायचे असतील तर संन्यास घेतला पाहिजे ठरलं संन्यास घ्यायचा पण हे ज्ञान तर पाहिजे आता संन्यास घ्यायचा तर मग त्या लायकीचाच योगी असला पाहिजे गुरु जर खराच मोठा असेल तर शिष्य लवकर तयार होत कारण त्या गुरुच अनुभूती ज्ञान त्याला मिळत आणि त्याच्यामुळं त्याच्यावर त्याचा, त्याचा लवकर आसर होत आता तसाही गुरु सापडला तरी याचं दैव जर नसेलच मग काय नाही गाईच्या स्तनाला वर्षो गोचिर चिपकून असतात <coughs> नुसत रक्तच पितात त्याच्या एकच मध्ये एकच पडदा आडवा आणि त्या पडद्याच्या पलीकडे अमृत आहे अमृत भरलेलं त्या चारही स्तनात ते अमृत त्या दूध काढणेवाल्याला मिळतं आणि याच्या नशिबाला फक्त तिचं रक्त पिणे त्या स्तनाला चिपकून असून दैवच नाही दूध पिण्याचं मग रक्ताशिवाय काय येणार हातात अस तत्वज्ञानाचं तंत्र आहे ते दैवत अनुकूल असावं लागतं तेव्हाच ते मिळत तो मिळत नाही <coughs> एकदम विचार आला आपलेच सुरते एका काळचे आता आचार्य झाले आहेत आता काही नातं राहिलं नाही पन पण आचार्यपणाचं आणि शिष्याचं गुरु शिष्य नातच मी जर श्रेंगेरीला गेलो आणि आचार्यांचे पाय धरले तर लवकर काम होणार नाही का आणि ती कल्पना स्वतःची स्वतःला आवडली काशी क्षेत्र सोडून ती बालमूर्ती त्या शृंगेरीला पोहोचली शृंगेरीच्या आचार्याला अतीव आनंद झाला वा आमचं खानदान धन्य चाललंय माझ्या भावाला असा मुलगा व्हावा आणि त्याला या वयामध्ये संन्यास घेण्याची इच्छा व्हावी धन्य तपाश्चर्या मोठीच माणस ती त्याच्यामुळे त्यांना ते कौतुक वाटलं तू हे फरकच वेळा का करतो हे काही वय आहे का सगळे आईबाप आपल्या पोराला दाटतात यावेळा कुठे पोथ्यापुराने ऐकत असतात म्हातारपणीची गोष्ट आहेत म्हातारपणी ऐकू येत का म्हातपणी का बोल का या वेळा कुठे तीर्थयात्रा करत मग जेव्हा पाय चालत नाही तेव्हा करत असतात का जेव्हा उड्या मारायची ताकद आहे तेव्हाच तीर्थयात्रा होईल आता नुसतं हेरम भाऊच्या घरून इथे येणे होत नाही आता हिमाचल संध्याच्या गोष्टी काय त्या नुसत्या गोष्टीच राहिल्या त्याला म्हणून हे सगळं तारुण्याच करायचं असतं दुर्दैवानं शिकवलं जात अरे मातारपणी करा सध्या खा मजा करा सिनेमा पाहा मरा काय आई बाप काय कोरोदुरुस्त होणार काय फायदा होणार त्याचा आपल्या त्या पुतण्याकडे पाहतात जरी ते पुतणे चुरते नात नाही तरी परंतु एक उत्तम शिष्य आला आहे आणि मी जगदगुरु आहे सगळं विश्वच माझ्य आहे पण त्यातल्या त्यात हा माझा लाडका आहे म्हणून त्याच्यावर लवकर कृपा झाली वाक्यांचा उपदेश झाला संन्यास देण्यात आला आणि संन्यास घेतल्यानंतर सांगण्यात आलं तपक तपका ज्ञान मिळवायचं असेल तर नुसता अभ्यास करून मिळत नाही ज्ञान तपश्चर्याने मिळतो तपका तपकर म्हटल्यानंतर जन्मच गेला गणेश क्षेत्रामध्ये संस्कार होण्यात तर ती वासना जर उदयाला आली तर आश्चर्य काय मग तपच करायचं तर मोरेश्वर क्षेत्रात का जाऊ नये आणि श्रेंगेरी सारखा एक आद्य जगद्गुरुपीठ सोडून ज्यार्थी मोरगावला आले असतील त्यार्थी मोरगावचं महत्व काय असेल याची कल्पना तुम्ही डोक्यात घ्या आणि किती भाग्यशाली आहात काही न करता भाग्य आहे किती कृपा केली आहे होण्या जन्माचं पुण्य तुमचं उदयाला आलंय कुणाला माहित म्हणून इथल्या सगळ्या लोकांच्या कडे पाहताना तुम्ही आपल्या शानपणाची गमेंट काही दाखवू नका ते मोर्याला पसंत आहेत त्यांनी त्याला इथे बोलावलाय इथे जन्माला घातलाय इथे ठेवलाय तुम्ही मुकाच्या समोर हात बांधून चाला चालायचं असेल तर इथे राहतोस नित्ययात्रा करत नाही तू उप तू चाल पुढे <laughs> तू कर काय करायचं ते त्याला सांगायचं भानगडीत कशाला पडतो अगवू पंचायत करू नको गंगेला जात असतो कधी तू गेला होता का नाही होणे मला इच्छा होती पण तिथं पाणीच नाही मग त्याला कशाला सांगतो बोलू नको तू स्वतः दुरुस्त होण्याचा प्रयत्न कर असं हे क्षेत्र आहे या तंत्राप्रमाणे इथे महाराज पूर्वद्वारातून आले येताना पैदल प्रवास होता आणि धर्मद्वारातून आले असं योगिंद्र विजय वर्णन करत धर्मद्वारातूनच येण्याकरता खरा रस्ता सांगितलेला आहे काही वेळा आम्ही ज्यावेळेला अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा या उत्तरद्वाराकडून आलो कारण तेव्हा हे इथे येण्याची सोय अशी मोटरनी गाडीने काही नव्हती या केळगाव पर्यंत आम्ही गाडी नारो आणि केळगावून बैलगाडी आलो जिथे कुठे आम्हाला मोर्याचा कळस दिसला तिथेच आमचे आई वडील गाडीतून खाली उतरले तेच उतरले तर आम्हाला उतरणं प्राप्तच होतो तिथून आम्ही त्या पठाराहून पायी चालत आलो ते गणेश कुंड आधी लागलो तिथे हात पाय धुतले त्यांनी याचवन प्राणायाम केला मग योगिंद्र महाराजांचं दर्शन आणि मग आम्ही या क्षेत्रामध्ये येऊन पोहोचलो त्या काळी झालेला होता कस येण्याचं हे होत काही नाही येऊन पोहोच पर्यंतही आल्या आल्या बरोबर चांगली उतरायची जागा कुठे चहा मिळतो का अरे आधी देवाला जाय चहा प्यायला आला का तू इथ इथे चांगल्या जागेत उतरायला आला का खाण्यापिण्याची महत्वाच का करतो इथे तप कर तप, कर। तप कर। कर। तो तो का ही तप करण्याची जागा आहे खाण्यापिण्याची जागा नाही इथे लाजिंग बोर्डिंगचा शोध करू नको इथं देऊळ कुठे आहे त्याचा शोध कर गणेश कुंड कुठे आहे त्याचा शोध कर खाण्यापिण्याची काय घर परंतु त्या सगळं मग आधी चहा पाणी पिऊन झाल्यानंतर मग देवळाची कल्पना असं तिथं आहे तिथे काय सगळा आनंद आहे भगवाने म्हणतो बर मग कृपानंतर करू महाराज धर्मद्वारातून आले आल्या बरोबर सगळ्या देवता त्यांना दिसल्या त्यांनी ते वर्णन केलं काय क्षेत्र आहे मूर्तिमान देवता सगळ्या उभ्या आहेत काय भाय भाय आणि खरोखर अद्याप या कलियुगात विसाव्या शतकात अज्ञात हे टिकलं आहे हे इच्छा बस दुसरं काही नाही इथे त्याच्याशिवाय कोणतही मोठं मंदिर नाही आणि त्याच्याशिवाय बाकी कोणाचही महत्व नाही हे एक वैशिष्ट्यच या गावच आणि ते आतापर्यंत तरी टिकून आहे याच्या पुढे त्याची काय इच्छा असेल ते पण अद्याप तरी काही धक्का बसला नाही हे केवढा चमत्कार आहे नाही तर काय कसा विचित्र काळ आहे आणि बाकीच्या वाढायला काय वेळ लागतो जे खरं आहे तेच बाजूला पडतो जे नको आहे ते पुढे यायला काही वेळ नाही असा हा काळ आहे पण अद्याप तरी त्याला काही धक्का बसला नाही आणि एकच एक मूर्ती एकाच एक मंदिर या गावामध्ये आपलं वर्चस्व ठेवून अद्याप तरी आहे महाराजांना आज आपणाला त्या मूर्ती दिसतात त्या काळच्या तंत्राप्रमाणे त्या चोरी जाऊ नयेत कोणी नेऊ नयेत म्हणून कुणाच नजर जाणार नाही अशा तंत्रात कशा ओबडधोबड बसवल्या पुष्कळांनी याची कुरकूर आमच्या जवळ केली हे सगळं दुरुस्त केलं पाहिजे कशाला जे, जे दुरुस्त आहे ते चांगलं ठेवता का जे चांगलं नव्हतं ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही का त्याला ठेवला आहे का एक तरी मूर्ती स्वच्छ ठेवली आहे का एकतरी पवित्र ठेवली आहे का त्याच्या तोंडात पेडे कोंबले आणि ते मुंग्या काढतील तेव्हा काढतील माणसांना काढण्याची काही जबाबदारी नाही काही दुर्दशा आहे हिंदू इतकी वेळगळ पूजा जगात कोणी करत नाही परंतु आपणाला पूजा करायचा सोस पाठ आणि देव आहे आपले बाप्पा कोणताच लवकर कृपा होईल याचा नियम नाही त्याच्यामुळं याला गंध लाव त्याला कुठला याला पेडा खाऊ घाल त्याला उदबत्ती व्हा चाल असं रोज चाललेलं असत येथे ज्या वेळा त्यांना मूर्तिमान देव दिसले असतील त्यावेळेला त्यांना काय आनंद झाला असेल आणि ते सगळे नुसते चिन्ह रूपाने होतंय काही विशेष नाही आजची जी काही घटना या मोरगावात दिसते ही गणेश योगिंद्रांची कृपा आज त्या त्या स्थानावर त्या, त्या, त्या देवता ओबड दोबड का असे ना पण आहेत हे गणेश योगिंद्र महाराजांची कृपायच्या पूर्वी काय दगड शर लावून ठेवले असतील ते असतील परंतु ते त्यांच्या दृष्टीला ते दिव्य दिसलंय त्याच्यामुळे अति आनंद झाला आणि अशा आनंदामध्ये या क्षेत्रात स्वारी वयाच्या एकविसाव्या वर्षी अली याच्या पुढे इथे दोनशे सात वर्ष राहिले एवढं दीर्घ जीवन आहे आणि त्यामध्ये काही काळ प्रवासामध्ये गेला असेल काही काळ निर्माणाऱ्या वादविवादामध्ये गेला असेल पण साधारण उरलेला बरासचा सा काळ त्यांचा या मोरेश्वर क्षेत्रामध्ये गेला आहे अति आनंद झाला मयुरानाथाच्या दर्शनानंतर कृतार्थ झाले ज्याचं त्याला मिसळलं ते तंत्र त्यामुळं त्या आनंदाला परावार नाही परंतु समाजामध्ये आत्ता त्याच्याबद्दल जो काही प्रवाहात चालू आहे तो खोडून काढण्याचं साधन आपल्याजवळ काय आहे ग्रंथ नाहीत आधार नाही लोक सगळे शिवपुत्र समजून वासना करतायत सर्व देव अपूज्य ठरतो आहे शंकराच्या कृपेनं सर्व पूज्यत्व मिळालं शिवगणामधला अग्रेसर आहे म्हणून त्याच महत्व वाढलं असं जेव्हा कानावर येत असेल तेव्हा काय दुःख होत असेल पण हे खोडून काढण्याकरता प्रमाण काही नाही जवळ म्हणून ग्रंथावलोकन झालं पुष्कळ ग्रंथावलोकन केल्यानंतर जिकडे तिकडे एकच मिळायचं इति माउद्गल इति माउद्गल हे मुदगलात पहा हे मुदगलात पहा आणि मुदगल कुठेच सापडायचं नाही अशा काळामध्ये बेचैन झाले असतील अनेक ग्रंथालय पाहिले असतील अनेक ग्रंथालयात जेव्हा मुदगल मिळत नाही तेव्हा मां आधी माणसानी आपले स्वतःचे प्रयत्न करावेत आणि मानवी प्रयत्नाला यश येत नाही वाटलं तर भगवंताला सांगावं पहिल्याच दिवसापासून सांगू नये नाही म्हणे मला गावाला जायचो रिझर्वेशन कोण आली मोरिया मोरिया मोरिया रिझर्वेशन आणकरता चपराशी आहे का तुमच्या <laughs> नाही म्हणून मला गावाला जायचं जायचं असेल कोणी सांगितलं तुला गावाला जायला तू मोरियाला सांगतो रिझर्वेशनच असं नाही जाणून सगळे स्वत केलं पाहिजे काय करायचं ते आणि जेव्हा माणसाला आपल्या शक्तीनं हे काम होतच नाही असं वाटतं तेव्हा मग ईश्वराचा धावा केला पाहिजे सगळी भारतभर एकदा प्रवास केला परंतु काही फायदा झाला नाही पुनश्च एकदा मोरेश्वरला येऊन बसले त्याची इच्छा असेल तेव्हा पूर्ण होईल आपण आपल्याकडून प्रयत्न केला अनेक ठिकाणी पत्र व्यवहार केला अनेक ठिकाणी स्वतः जाऊन आलो काही फायदा होत नाही आणि तो एक गोजरवाना दिवस त्यांच्या जीवनामध्ये उगवला कधीतरी त्या विघ्नहाराच्या ओरीत बसल्या आहेत प्रात कालचा अनेक सगळा टपला आहे शांततेने बसल्यात योगराज आहेत योगराज म्हणजे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागतो तो नुसत्या नावानी चालतो तो नाही ज्याचं सूर्योदयाच्या आज स्थान संध्या होतंय ज्याचं प्रात कृत्य होते काली होतंय त्याला योगी म्हणतात ज्याचं मध्य कृत्य मग ध्यान काली कृत्य सायंकाली होतंय त्याला योगीराज म्हणतात इथे सकाळचा पुष्टीपतीचा जन्म संध्याकाळी झाला आणि संध्याकाळचा सिद्धीचा जन्म पाठी झाला त्याला काही योगराज म्हणतात का तसं नाही होत म्हणून त्या त्या काळी अन्न होण्याला अतिशय महत्व आहे आणि तशा पद्धतीत सकाळचं अन्निक आटपला असेल शांततेने बसल्या असतील नुसतेच काय बसायचे म्हणून गजानन गजानन करत असतील अशा वेळेला कोणीतरी एक ब्राह्मण आला काहीच काम नसल्यामुळं त्यानं सहज नमस्कार केला असेल येते म्हणून असे अनेक लोक करत असतील परंतु काही माणसाचं दर्शनच अजब असत्याचा परिणाम फार दिवस टिकतो मनावर काही माणसाचं दर्शनच इतकं भयानक असतं की हा पुन्हा जन्मात न भेटला तर भरा असेही काही न जगामध्ये आहे काही त्याने आपलं केलेलं नसतं परंतु नको याचा पुन्हा जन्मात संबंध नाही आला पाहिजे आणि काही करता असं वाटतं हा जर बार बार भेटेल याचा या या जर सहवास वाढेल तर किती भाग्य आहे आपलं असे काही असतात या ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतर ती वासना झाली कोण आला असेल बिचारा कुठून आला असेल पण त्यानं सहज सांगितलं आपण जर इथेच बसणार असाल मी हे माझं सामान ठेवतो जरा गंगेला जाऊन येतो विचार केला असेल त्याचा आटपल्यावर बोलू ठीक आहे काही बोललं नाही काही नाही पण त्याने विचार केला काय करायचं बोलून मौनम संमतीदार श ठेवायला हरकत काही नाही नको तर म्हटलं नाही ना मग काय हरकत आहे ठेवायला म्हणून काय असेल पडशी ते ठेवली असेल ब्राह्मण गणेश कुंडावर जाऊन आला असेल की नसेल पण यांच्या दृष्टीच्या बाजूला गेला काय स्थान अंदाज पाहिजे ती झाली यांच्या समोर बसून काय अन्न करायचं ते केलं आशेबन करण्यापासूनच फरक पडला कान ठवकारून त्याच्या अन्निकाकडे पाहू लागले ऐकू लागले काय म्हणतो ब्राह्मण हे कुठलं आचवन केलं गणेश आहे महादुंडुराज आहे महा काय काढलंय अस नवीन कसं झालं काहीतरी आहे निराच माणूस आहे सगळंच अनेक होताना जेव्हा एकही मंत्र दुसऱ्या देवाचा आला नाही पाच प्रकारच्या उपासना शास्त्रकारांनी लिहिल्या आहेत या पाच उपासना आहेत परंतु वैष्णव संप्रदायाचा पगडा इतका प्रचंड वाढला आहे हे बाकीचे चार कुणीकडे गेले काळाच्या ओंगात याचा पत्ता नाही गणेश आहे महा धोंडराजा महा उरला आहे आणि जिथे कुठे या मठाचे अनुयायी आहेत तिथपर्यंत हे साधारण उरलं आहे अन्निक बाकीचं सगळं आनंदी आनंद आहे कुणी देवाचा भक्त असो केशवायन महा कारण त्यांचा विष्णू देवा मधले संरक्षण मंत्री ग्रहमंत्री आहेत मोठ्या खात्यावर आहेत आणि कलियुगाला प्रोत्साहन देणारे आहेत त्यामुळे त्यांचा बोलबाला असं स्वाभाविक आहे म्हणून वैष्णवांचा बोलबाला स्वाभाविक आहे आणि त्यांचा सगळ्या समाजावर छाप उमटला आहे या तंत्राप्रमाणे जेव्हा संध्या करण्यापासून आचमन करण्यापासूनच नवीन आहे तेव्हा त्या अनेकांकडे मोठ्या शांततेने पाहतात ऐकतात आणि त्या ब्राह्मणाने पूजा झाल्याबरोबर त्या परमात्माला एक विशेष प्रकारची संहिता ऐकवली अति गोड वाटली त्याची मांडणीच फार मजेदार वाटली पहिल्या श्लोकाकडे पाहिल्याबरोबर एकदम चमत्कार वाटला की आ काय मंगलाचरण आहे चित्ते गणेशम सर्व सिद्धिदम बुद्धी प्रकाशक योगीनामृद्ध योग्यांच्या हृदयामध्ये असतो तो स्थिर चित्तानी त्याच ध्यान करायचं रा रारा राय श्लोक म्हणायचं काही काही अर्थ समजून तरी घेतला का तुला ते काय सांगतय पुराण तू काय ओरडतो काय चाललंय पण याला लवकर आटपायची गडबड आहे आणि किती पाठ झाले याच्यावर याचा जोर आहे काय म्हणायचं याच्यावर नाही अकरा झाल्या म्हणजे मी अवलं काय ताप आहे असं कुठे अन्न करत असतात आणि कसं शांत चित्तानं झालं पाहिजे प्रसन्नतेने झालं पाहिजे आणि यावन छवत आहे आपलं मन इकडे तिकडे भटकत नाही तपर्यंत झालं पाहिजे एकदा सगळ्या दुनियात मन भटकत राहिलं आणि बोमुखीत हात घालून कराकर कराकर माळा ओढतो काय काय करायच्या काय आणि हुकमी एका घरीच असतो जवळच असतो हे हे त्या एकाक्षरी महामंत्राचा जप चालत राहतो आणि तिला विचारत राहतो इकडे बोमुखीत हात घालतो म्हणजे फिरत राहतो पोरगशाळेत गेल का तू जपकार चपकार सुंद काय करते तू जप करी काय करू तिकडे पण याला सगळ्या मुलखाच्या चौकशा आणि त्या सगळ्या मुलखाच्या चौकशात जप करताना पूजा करताना भगवान म्हणत असेल काय पागलांचा बाजार झाला यांच्याकडे कशा करता लक्ष द्यायचं आणि मग ओरडतात आम्ही किरी पन्नास वर्ष झाले पूजा करतो नाही किल तर बरं झालो होतो पन्नास वर्ष ताप दिला काय फायदा म्हणून महाराज ती एकमित्र ऐकल्या आनंदित झालंय धान्य काय काय मजेदार चाललंय सगळं होऊ दे आणि श्रीमन्मा उद्गले महापुराणे प्रथम खंडेकर तोंड चरित्रे प्रथमोध्याय श्रीमन्मा उद्गले हे हे मुद्गल पुराण आहे ना तुमच्याकडे आहे वा मग मी गाणपत्या काय आनंद झाला असेल सांगितलं आपण हे मला देऊ शकाल का हे म्हणलं का हे म्हणून मी लिहून घेईन आणि माझं लिहिणं झालं की आपण कृपया लिहून जा दुसरा खंड असेल तर मला द्या मी फार दिवसापासून या पुस्तकाच्या अपेक्षेत आहे पण मला कुठेही हा ग्रंथ सापडत नाही आज माझं फार मोठं भाग्य आहे की आपण माझ्यासमोर बसून हा अध्याय वाचला मला फार बरं वाटत इतकं साजरं मंगलाचरण कोणीही पुराणाने केलं नाही जो तो आपला आपला हट्ट सांगतो श्रीमद भागवत म्हणतं एक भगवान विष्णू माना बाकीचं काय मानायची गरज नाही शिवपुराण म्हणतं एकदा शंकराला विचारा सगळं काही त्याच्यात आलं ब्रह्मांड पुराण म्हणतं सूर्य मिळाला की सगळं मिळालं देवी भागवत सप्तशती मार्कंडेय पुराण म्हणतं एका जगदंबेला विचारा म्हणजे सगळं काही आलं मुदगल म्हणतं तसं नाही ब्रह्माडम शेषना घंच तथा असे सगळे मंगलाचरण विष्णू शंकर देवी सूर्य या सगळ्यांना नमस्कार केले आहेत आणि ते प्राथमिक अगदी मंगलाचरणात या सगळ्यांना नमस्कार करून मग तुम्हाला हे पटलं तर घ्या न पटलं तर सोडून द्या अशा पुढे अनेक सूचना अशा स्वच्छ भाषेमध्ये कोणतंही पुराण बोलत नाही जो तो आपला हक्ट सांगतो आमचं इतकं आहे ते खरं आहे तेवढा ऐका बाकीच्या भानगडीत काही पडू नका बुद्धी भ्रमश होदगल सांगतात दक्षा सगळं ऐकून जर तुझी बुद्धी इकडे वळली तर विचार कर नाही तर काही जरूर नाही केवढा फरक आहे विचारधारेचाच फरक आहे पायातच फरक आहे आणि मग त्या पायावरती इमारत उभी आहे म्हणून गाणपत्य तो कि ज्याला सगळ्यांच ऐकल्यानंतर त्याच खोडून आपलं सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यावर न चिडता याला गाणपत्य म्हणतात तू गोपीचंद नवरा दे का अरे पण तुझा शेदूर लावावा लागतो त्याला माहितच नाही तर त्याच्यावर चिडतो का त्याला समजून सांग काहीतरी परवा एक कोणीतरी रस्ते इथे आले होते असं अर्ध चंद्राकार मजेदार गोपी चंदन लावून वर ते त्याच्यावर त्यानं काहीतरी ते, ते चमकी लावली होती चमकी जसा चंद्र डोक्याला चिटकून आणावा तसा आणि त्यानं बसल्या बसल्या ते गंध उगाळ आणि माझ्याही जवळ असा बोल टिकला आणला ताप आहे आम्ही त्यांना नुसतेच हात था जोडले थांबा बसा ते त्यानं मला लावला नाही बिसरण ऐकलं नाही तर ते घेत टिकला घेऊन आला छोटा आगाऊ चेक येतो पद्व्या परंतु मौदगल पारग तोडी कुमती पाखंडे आमचं जर आम्हाला पक्का कळला असेल आम्हाला दुसऱ्याचा राग येण्याचं काय कारण आहे दुसऱ्याला आम्ही समजून का घेऊ नये आणि त्याला आम्हाला दुरुस्त का करता येऊ नये पण आम्हालाच आमचं माहित नाही आम्ही दुसऱ्याला काय दुरुस्त करणार ही आमची दुर्दशा आहे जेव्हा ती संविता ऐकल्यानंतर महाराज प्रसन्न झाले आहेत त्या ब्राह्मणानी सांगितलं आपण गणपती येत्या आमच्याजवळ पहिला खंड आहे आपण घ्या काय अहो रात्र बाकीचं अनेक सगळं संक्षेप झाला लिहून घेणं सुरू आहे त्या काळी काही समजायचं नाही एकदम चटकन चार पैसे फेकले की लागलीच ताबडतोब कोणी प्रेस मध्ये नेलं कि काम भागे. अशी काही सोय नव्हती काही जराब्स नव्हते काही नव्हतं काही नव्हतं सगळं हाताने लिहून घ्यायचं आणि तेही पुन्हा शुद्ध लिहून घ्यायचं शुद्ध शब्दही शुद्ध लिहित आहेत संस्कृत हा शब्द लिहता येत नाही ते म्हणजे सुसंस्कृत अरे संस्कृत शब्द लिहता येत नाही तर सुसंस्कृत कशाचं ओळख्याच सौ करायचं कि सोम करायचं काय संस्कृत म्हणजे का अशी सगळी आनंदी आनंद आहे आणि याला महाविद्या म्हटल्या जाते सध्या असं नव्हतं काहीही चुका लिहिताना व्हायचा नाही शाही सांडायची नाही कागद फुटायचा नाही आपण काय लिहिलं ते तीनदा तीनदा फोडायचं काम नाही आपण लिहिलं ते पुन्हा आपणच वाचायला गेल्याशिवाय दुसऱ्याला कळायचं नाही असं काही नाही अप्रतिम तऱ्हेने लिहून चतुर्थी आले दुसरी हे यांच्या हातात पडलं त्या दिवशी चतुर्थीच होते दुसरी एक चतुर्थी आली ब्राह्मण नेमका आला खंड आण गडबडी मध्ये तुम्ही कुठले काय कुठे उतरला इथे तुमची खाण्यापिण्याची काय सोय काय विचारायचं भानगडीत पडले नाही त्यांना त्यांच्याच पुरती मजा वाटली त्या ब्राह्मणाने काही टक्कीची चौकशी न करताना पहिला आपला खंड घेतला दुसरा खंड दिला ब्राह्मण गेला अस होता होता सगळे नऊ खांड उतरून घेण्यात आले आणि नववा खंड जरा लवकर झाला माघवद्य दशमीला हा खंड लिहून घेणं संपलो आता अति आनंद झाला काही दिवस उरले आहेत आणखी चतुर्थीला वेळ आहे निदान हा अतिमहत्वाचा खंड आहे आपल्या जवळ जे प्रत्यक्ष पुस्तक आहे त्याच्याहून एकदा पडताळून पाहू आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही अस विचार आल्या बरोबर दुसऱ्याच दिवशी पहाटी ब्राह्मण त्या बोलतच चतुर्थी सोडून मध्येच कसा आला म्हणून विचारलं महाराज आज तुम्ही कुठून आला कसे आला का आला तुमचं लिहिणं झालं ना म्हणून माझं लिहिणं झालं मग वापस करा पोथी मग त्या ब्राह्मणाची चौकशी ब्राह्मण गोळ गोळ बोलू लागला काहीच सांगेना कुठून आला ते सांगेना कुठं जायचं ते सांगेना इथे कुणाच्या घरी उतरला त्याचाही काही पत्ता नाही म्हणून याने त्या ब्राह्मणाचा हात धरून ठेवला मला दर्शन घ्यायचंय ब्राह्मण मी बरोबरच येतो आता विघ्नाराच्या ओरीतून देवळात जायला काय लागते त्याचा हात धरून ठेवला तो ब्राह्मण यांच्या हाताला धरून देवळात आला आणि जसा देवळात आला तसा काय झाला कुणाला माहित हात सुटला नंत तिथं फक्त मोरो या एकता समोर आहे ब्राह्मणाचा पत्ता नाही म्हणजे आपण येत होता नऊ खंडे नव वेळा आणून देही, जगत पिता धुंडी कळले न विप्र तनुते कळता मग धुंड योगी राज त्या धुंडी अति चमत्कार वाटला प्रभू काय अजब लिहिला आहे मी माझ्या उतरून घेण्याच्या भानगडीत तुला विसरलो विचारपूस तुझी केली नाही काही नाही एवढा विशेष उपकार केलास आणि दर्शन न देता हे काय त्या रात्री त्यांना दर्शन झालं आणि भगवान आदेश देतात मौद्लादि ग्रंथावरी भक्तराजा भाष्य करी भारती क्षेत्र असोत्तरी स्थापन करा अशी अनुज्ञा मिळाली भाष्य केलं प्रभूच्या आज्ञेप्रमाणे त्या दिव्य ग्रंथावर भाष्य केलं एक मामुली जर कविता केली तर त्या कवितेपेक्षा मोठ कवी आपलं नाव लिहितो आज आणि एवढ्या मोठ्या ग्रंथावर इतकं टोले जंग भाष्य करू। कोणी केल त्याचा पत्ता नाही कधी लिहिलं त्याचा पत्ता नाही कशा करता हे भाष्य तयार केलं त्याचा पत्ता नाही इथे देवळात या मोठ्या त्याच्यामध्ये या दश गणेशाच्या जवळ एका पेटीमध्ये एक मोठी सध्या यादी आहे याच्यात साधारणतः साडे सातशे ग्रंथाचा उल्लेख आहे या साडेसातशे ग्रंथात पन्नासच्या पेक्षा म्या वाचले सुद्धा नाही म्हणजे नाव सुद्धा अशा काही ग्रंथाचा आधार घेऊन या मुद्गलावर भाष्य केलं अशी एक जुनी यादी तरी वाघाच्या हातची सध्या इथे या पेटीमध्ये आहे इतक्या ग्रंथाचे उतारे मदत घेण्यात आली आणि त्या दिव्य ग्रंथावर भाष्य निर्माण झालं मध्यंतरी असा एक विचार आला होता की याचा करता कोणीच नसल्यामुळं आपण जर आपल्या नावाने हे छापलं तर काही बिघडल का ती पेक्षा केवढा मोठा अभ्यास झाला सहज डाक्टरेट मिळून जाईल पुन्हा विचार केला नको नको नको आपल्या गुरुचा आहे असा इतकं तास कामाचं नाही अशी चोरी नाही कामाची हा मोठा अपराध होईल आणि म्हणून तो विचार डोक्यातला निघून गेला परंतु त्या ग्रंथावर एक साधारण नुसती कधी आपल्या नावाची टीप सुद्धा नाही इतकं निर्भिमानत्व असतं एवढ्या पांडित्याला हे अतिशय चमत्कारी घटना आहे पण प्रत्यक्ष इथे ते पाहायला मिळत अशा परिस्थितीमध्ये एक दिव्य ग्रंथ इथे तयार झाला त्याच्यावर भाष्य तयार झालं आणि मग मनात नसतानाही त्या हिर्याचा प्रकाश पसरू लागला कोणीतरी एक ब्राह्मण कुमार यांच्याकडे आला हा पुण्याच्या मंत्र्याचा पोरगाव त्यांचा अण्णाव मंत्री ते त्या आपल्या मुलाला घेऊन आले हा बैरा मुलगा जन्मात काही बोलायचा नाही एक अक्षर मुका अशा त्या मुक्या बैऱ्या मुलाला घेऊन ते आईबाप इथे मोरगावला आले हा महाराजांचा पहिला शिष्य त्या मुलाकडे पाहिल्यानंतर हसले म्हणजे आपण इथे आशा या वेशात बसलाय त्या आईबापाला समजा हा जर बोलका झाला तर काय महाराज आम्ही आपली सांगाल ते सेवा करू म्हणजे हा आम्हाला द्याल का असा मुका बैरा राहण्यापेक्षा जर मागताय तर काय हरकत आहे तुमच्यासाठी जर काही कल्याण होत असेल तर तुम्ही घ्या आई बापाने तो मुलगा दिल्या बरोबर त्याच्यावर कृपा झाली आणि त्या मुलाचं नाव सिद्धेश्वर ठेवण्यात आलं हे महाराजांचे पहिले शिष्य आणि हेच त्यांच्या नंतर दोन वर्ष टिकले या मोरगावच्या लोकांना चमत्कार वाटत असेल चार पाच पिढ्या त्यांनी पाहिल्या असतील इथल्या लोकांच्या दोन बुड्या आपल्या देवळातून तु निघतात तुरु तु आपले चालत गंगेवर जातात पुन्हा वापस येतात कोणाशी देणं नाही घेणं नाही बोलणं नाही काय नाही काय नाही काय नाही काय मजा वाटत असेल आणि कित्येक पिढ्या कारण हे दीर्घजीवी दोघ आहे ते महाराजांच्या नंतर दोन वर्ष राहिले अर्थात जरी त्यांच्यापेक्षा वयाने कदाचित पहिल्यांदा कमी असतील पण पुढे दोन वर्ष त्यांचे वाढले पण यांच्या बरोबरच पुष्कळ समय असायला यानंतर इथला एक ब्राह्मण कुमार संपला आणि हे गंगेहून येत असताना रडारड पडापड पाहिली सहज त्या मुलाला सांगितलं काय कशाची रडरड चालली आहे का, का माणसं इतके जमले महाराज कोणाचा तरी मुलगा मेला म्हणे त्याला गंगेहून घेऊन चाललेत या जिवंतच मुला म्हणजे काय हो महाराज म्हणतात की हा मुलगा जिवंतच आहे खेळाखाले ती किरडी खाले ठेवण्यात आली आणि त्या मुलांना